नमस्कार रसिक हो मी विद्या हर्डीकर सप्रे माझ्या अपूर्वरंग या ई पुस्तकाचं हे अभिवाचन यातले बरेचसे लेख लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये पूर्वी प्रसिद्ध झाले तेव्हा वाचकांचा अपूर्व प्रतिसाद मिळाला म्हणून हे वाचकांचे धन ई बुक रूपानं मी लोकार्पण केलं ई साहित्य प्रतिष्ठान ही स्वयंसेवी प्रकाशन संस्था गेली दहा वर्ष ई पुस्तकं प्रकाशित करते आणि जगभरच्या काही हजार मराठी लोकांना ईमेलनं पाठवते त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद अमेरिकन मातीशी आणि माणसांशी संवाद करताना मला इथल्या जीवन प्रवाहात जे जाणवलं ते शब्दात पकडलं त्या अनुभवांची सूक्ष्म थरथर जशी जा मला जाणवली तशी वाचकांना आणि श्रोत्यांनाही जाणवावी धन्यवाद